वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग अठ्ठेचाळीसाला लक्ष्मणाचं ते महाभयंकर शब्द ऐकून वैद्यला दुःख होऊन ते भूमीवर पडले ती काही काळ बेशुद्ध झाली तिच्या डोळ्यात आसवे भरून आली आणि ती दीनपणे लक्ष्मणाला म्हणाले लक्ष्मणा माझी हे काया विधा त्याने खरोखर दुःखाकरताच निर्माण केली असावी म्हणून आज साक्षात दुःख मला दिसत आहे काय मी पूर्वजन्मी पाप केले होते कुणाला त्याच्या भाऱ्यापासून वियोग घडवला होता शुद्धाचरणी सती राजा ने माग के रेमचरण जवर होते लक्ष्मण चरण बेहते प्रियतना विियोगत आश्रम कश्मीर दुख बुढ़ी मैं मजे दुख कुनी संग प्रभो हत्या पापी कर्म घड़े महत्म राघव कोणत्या कारणाकरता मला टाकले खरोखर लक्ष्मणा आताच मी या जान्ह जान्ह पाण्यात प्राण दिले असते पण माझ्या भरत्याचा राजवंश नष्ट होईल सौमित्रे तुला जशी आज्ञा झाली तसे तू कर मला अभागिनीला तू टाकून दे आणि राजाची आज्ञा पार पाड माझा निरोपऐक माझ्या एकूण एक सासवाना मी हात जोडून निरोप दिला म्हणून पायावर मस्तक ठेवून राजाला मी कुशल इच्छिले म्हणून सांग मस्तक लावून सर्व स्त्रियांना शुद्ध आहे ते तू जाणतोस ती तुझ्या भक्तीने भरलेली आणि नित्य तुझ्याच हिताविषयी तत्पर असणारी आहे वीरा लोकातील अपयशाला भिवून तू मला टाकलेस कारण आपल्यावर लोकापद आला आहे आपली निंदा होईल असे तुला वाटते मी देखील तुझी निंदा होण्याचे टाळले पाहिजे कारण तूच माझा अंतिम आस्रस राजाला सांग की धर्माच्या ठिकाणी अत्यंत एकनिष्ठ राहून तू भावाशी जसा बघतोस तसाच लोकांशीही नित्यवाद हाच तुझा धर्म त्यानेच तुझी कीर्ती उत्तम राहील धर्मपालनानेच ती कीर्ती राजन प्राप्त होत असते नरश्रेष्ठा माझ्या शरीराविषयी मी दुःख करीत नाही लोकांचा अपवाद न येईल असेच रघुनंदना तू वाघ पती हाच स्त्रीचा देव पती हाच आपण भरत्याचे प्रिय तिने प्राणापेक्षा विशेषत्वाने केले पाहिजे असे माझ्या सांगण्यावरून तू माझा भरता राम याला सांगावेस मी ऋतुकार ओलांडला हे, हे आज मला तू पाहून घे आणि जा श्रीकाल हे बोलत असता लक्ष्मणाचे अंतकरण कासावी झाले त्याने भूमीवर मस्तक टेकून तिला नमस्कार केला आणि त्याला काही बोलवेना मोठ मोठ्याने हुंदके देत त्याने तिला प्रदक्षिणा घातली आणि किंचित काळ डोळे मिटून तो तिला म्हणाला शोभ हे काय तू मला बोलतेस यापूर्वी मी तुझे रूप पाहिलेले नाही केवळ तुझे पाय हे अनघे मी पाहिले आहेत येथे वनात रामाविरही तू असताना मी तुला कसे पाहू असे म्हणून तिला नमस्कार करून तो परत नावेवर चढला नाव्यावर चढून त्याने नाविकेला नाव चालवण्यास सांगितले आणि पलीकडच्या शोकाचा भार घेऊन तो पोहचला दुःखाने काही सुद्धा तो चटकन रथावर चढला आणि पलीकडच्या अनाथाप्रमाणे झालेल्या सीतेकडे <coughs> वरच्यावर मागे वळून पाहत पुढे चालला दूरवरचा रथ आणि लक्ष्मण यांना वरचेवर पाहणाऱ्या उद्विग्न झालेल्या सीतेच्या अंतकरणात शोकाने प्रवेश केला दुख वाकलेली ती यशस्वी यशोधरा सती कोणताही आधार न दिसल्यामुळे मोरांच्या केका घुमत असलेल्या त्या वनात मोठमोठ्याने रडू लागले ती सती दुःखात विलीन होऊन गेली उत्तरकांडाचा अठ्ठेचाळीसावा सर्ग